वाल्मिकी रामायण बालकांड सर्ग सजतीसावा महादेव तप करीत असता अग्निला सामोरे करून इंद्रासह सर्व देव आपापल्याला आपल्याला सेनापती हवा या इच्छेने पितामह ब्रह्मदेवाकडे गेले ते सगळे देव भगवान पितामहानं म्हणाले हे देवा पूर्वी ज्या भगवंताने आम्हाला सेनापती दिला होता तो आज उमेसह महान तप करीत असला आता यानंतर जे काही कार्य लोकहितास्थवा करणे अवश्य आहे त्याची योजना करा आपण योजना करण्यात चतुर आहात आपणच आमचे शेवटचे आधार आहात देवांचे बोलणे ऐकून सर्व लोकांचे पितामह ब्रह्मदेव यांनी मधुर शब्दाने देवांचे सांत्वन केले आणि ते बोलले तुम्हाला आपल्या पत्न्यांच्या ठिकाणी संतती होणार नाही असे पर्वत ते पर्वतपुत्री उमा म्हणाली ते तिचे वचन व्यर्थ जाणार नाही खरेच होईल या छंकाने ही आकाशगंगा आहे हिच्या ठिकाणी अग्निपुत्र उत्पन्न करील तोच शत्रुचे दमन करणारा देवांचा सेनापती होईल पर्वतराजाची वडील मुलगी गंगा त्या पुत्राला आपला म्हणेल तशी उमाही त्याला आपला म्हणेल या संशय नाही रामा त्यांचे ते वचन ऐकून देव कृतार्थ झाले त्यांनी पितामाहांना नमस्कार करून त्यांचे पूजन केले नंतर ते धातूनी भरलेल्या महान कैलासाकडे गेले आणि पुत्राकरता त्यांनी अग्नीची योजना केली ते अग्निला म्हणाले हे हुताशना हे देवकार्य आहे ते तू अंगावर घे आणि पर्वतपुत्री गंगा हिच्या ठिकाणी तुझे वीर अटाक ठीक आहे असे देवाना सांगून अग्नि गंगेकडे निघाला आणि म्हणाला हे देवी तू गर्भधारण कर देवांचे यात प्रिय होणार आहे ते त्याचे सांगणे ऐकून गंगेने दिव्यरूप धारण केले तिची ती महानता पाहून अग्नी सर्व दिशांना फाकला अग्नीने देवीला सर्व बाजूंनी स्नान घातले आणि गंगेचे सर्व प्रवाह पूर्ण भरून गेले मग ती गंगा सर्व देवांच्या त्या नेत्याला म्हणाली देवा तू टाकलेले तेज धारण करण्यात मी समर्थ नाही अग्नीच्या योगाने तिचा भड़का उडाला तेव्हा अग्नि गंगेला म्हणाला या हिममानाच्या जवळ तुझा गर्भ ठेवून दे अग्नीचे सांगणे ऐकून गंगेने तो अत्यंत तेजस्वी गर्भ आपल्या प्रवाहातून टाकून दिला तो तापल्या सुवर्णाच्या कांतीसारखा असणारा गर्भ तिच्यातून निघून पृथ्वीवर सुवर्णाचा रुप्याच्या तांब्याच्या आणि त्याच्या तीक्ष्णतेमुळेच लोखंडाच्या रूपाने अवतीर्ण झाला त्याचा जो मो जस्त आणि शिसय बनला अशा रीतीने पृथ्वीवर येऊन त्याने अनेक धातूंची वृद्धी केली तो गर्भ पडताच पर्वताच्या जवळपास जे होते ते सर्व तेजाने रंगून सुवर्णाचे झाले तेव्हापासून रामा सुवर्णाला जात रूप असे म्हण मन, म्हणू लागले कारण त्याचे तेज अग्निसारखे असते त्या गर्भातून जो कुमार जन्माला लागला त्याला दूध मिळावे म्हणून इंद्रासह सर्व मरुदगडाने कृत्यिकांची योजना केली त्या कृत्यिकाने हा आमचा सर्वांचा पुत्र असे निश्चितपणे मनात मानून आणि तसा करार करून घेऊन त्या जन्मलेल्या पुत्राला दूध दिले तेव्हा सर्व देवता त्याला कार्तिकीय असे नाव देऊन आप हा पुत्र त्रैलोक्यात विख्यात होईल यात संशय नाही असे म्हणाले त्यांचे ते बोलणे ऐकून गळून पडलेल्या गर्भातून जन्माला आलेल्या मुलाला देवाने न्हावू घातल्यानंतर अत्यंत तेजाने अग्निप्रमाणे झळाळणाऱ्या त्या मुलाला देव स्कंद म्हणू लागले तो महाबाहू अग्निसारखा तेजस्वी असलेला कार्तिकेव स्कंद झाला कृत्यिकामध्ये मग उत्कृष्ट दूध उत्पन्न झाले आणि ते दूध त्या साही कृत्यकांच्या स्तनानं षडाना न सहा उंडानी लागून तो प्याला ते दूध पिऊन एका दिवसाचा सुकुमार शरीराचा तो असतानाही त्याने आपल्या बलाने दैत्यांच्या अनेक सैन्यांना जिंकले मग सर्व देव अग्नीच्या पुढाकाराने एकत्र जमले आणि त्या महा तेजस्वी मुलाला देवांचा सेना गणपती म्हणून त्यांनी अभिषेक केला रामा अशीही गंगेची हकीकत मी तुला सांगितली तसाच धन्यने पावन करणारा कुमारसंभवही सांगितला हे काकुत छा रामा या जगात जो कोणी मानव कार्तिकेयाची भक्ती करी, तो आयुष्यमान होऊन पुत्रपौत्रांसह स्कंदाच्या सर्दती बाळकांडाचा सदतीसावासर्ग समाप्त